स्कंद चौथा अध्याय चोवीसावा चो कृष्णाचे चरित्र प्रातकाली नंदाच्या घरी पुत्र जन्मोत्सव झाल्याची वार्ता कंसाच्या हेरांच्या मुखातून समजली वसुदेवाच्या स्त्रिया पशु आणि दासवर्ग हे सर्वत्या त्या कंसाला ठाऊक होते पूर्वी नारदमुनीही ते सर्व कारण त्याला कथन केले होते गोकुळामध्ये असलेले नंदा गोप त्यांच्या पत्न्या देवकी वसुदेव इत्यादी सर्व खरोखर तुझे शत्रू होत असे नारद म्हणाले होते याप्रमाणे नारद वाक्याने त्याला बोध झाला असल्यामुळे हे राजा तो महापापी आणि कुलाधम कंस मनामध्ये क्रुद्ध झाला पुढे तेजस्वी कृष्णाने बक वत्सासूर महाबला देणूक आणि प्रलंब यांचा वध करून गोवर्धन पर्वत उचलून धरला हे अद्भुत कर्म कानावर येताक्षणी आपले मरण जवळ आले असे त्या कंसाला वाटू लागले नंतर केशीचा वध झाल्याचे समजल्यावर तो मनामध्ये अतिशय खिन्न झाला त्या कंसाने धर्मयुगाचे निमित्त करून त्या रामकृष्णांना सत्वर आणण्याची तजवीज केली त्या दुर्बुद्धी आणि क्रूर कंसाने त्यांना आणण्याकरता अक्रूराला पाठवले कंसाच्या आज्ञेत असणारा तो गांधीनी पुत्र अक्रूर त्या उभयता गोपाला रथात बसून गोकुळातून मथुरेमध्ये घेऊन आला तेथे उभता रामकृष्णा ने धनुभंग कर चाणूर मुष्टिकल हम वध के कंसा ही वध किया माता पितर कारागृहत मुक्त दुखरित शत्रुनाशक कृष्णा ने राज्य उग्रसेना नसुदेवा ने मौजी बंधनपूर्वक त्यांचा यथाविधी व्रतबंध केला उपनयन झाल्यावर ते गुरु सांदिपनीच्या घरी गेले ते वसुदेवाचे वीर आणि महाबलाढ्य पुरून मथुरे मध्ये परत आले त्या काळी मगध देशाधिपती जनासंध हा कौस नामक आपल्या जावयाच्या वधाने दुःखीत झाला तो आपले सर्व सैन्य एकत्र करून मथुरा नगरीवर चाल करून आला आणि त्याने मधुपुरी वास्तव्य करणाऱ्या बुद्धिमान कृष्णाशी 17 वेळा संग्राम केला पण त्यात जरासंधाचाच पराजय झाला त्याने कालयमन नावाचा यादवांना भय उत्पन्न करणारा शूर पुरुष मथुरेत पाठवून दिला तो सर्व मेंछांचा अधिपती होता काल येत असल्याचे ऐकून मधुसूदन कृष्णाने सर्वश्रेष्ठ यादवांना आणि बलरामाला बोलावून आणले आणि तो म्हणाला त्या महाबलाढ्य जरासंधामुळे पुन्हा आपणाला भय उत्पन्न झाले आहे हे यादव हो आता आपण काय करावे अहो काल यवंत जवळ येत आहे आणि करावे कारण ज्या ठिकाणी सुखाने राहता येते तोच आपला खरोखर पूर्वजांपासून चालत आलेला देश होय आपल्या कुलाने वहिवाटिलेला जरी हा देश असला तरी सर्वदा भय उत्पन्न करणारा असल्यामुळे ह्याचा आपणाला आता काय उपयोग आहे शत्रूचे भय नसेल ते वास्तव्य केले पाहिजे फार कशाला शेषशयेचे अवलंब करून हरी सुद्धा सागरामध्ये झोप घेत असतो त्याचप्रमाणे त्रिपुर नाशक शंकर भयभीत होऊन कैलासावर राहत असतो शत्रूचा त्रास होत असल्यास आपण येथे राहू नये आपण सर्व एकत्र जुळून द्वारावती नगरीमध्ये जाऊ रेवत पर्वता समीप समुद्र तिरी रम्य आणि मनोहर द्वारावती नगरी असल्याचे मला आज गरुडाने सांगितले हे कृष्णाचे भाषण श्रवण करून सर्व यादोश्रेष्ठांनी कुटुंब आणि वाहने यासह जाण्याचे मनामध्ये ठरवले गाडे उंट घोड्या आणि रेडे द्रव्याने भरून आणि रामकृष्णांना पुढे करून ते सर्व यादव सामानासह नगरातून बाहेर पडले सर्व प्रजा पुढे घालून ते सर्व श्रेष्ठ यादव पुढे चालू लागले काही दिवसांनी ते द्वारावती नगरीमध्ये आले त्या ठिकाणी कृष्णाने कामगारांकडून त्या नगरीचा जीर्णोद्धार केला तेथे यादवांना ठेवून ते, ते रामकृष्ण वेगाने निर्जन झालेल्या मथुरा नगरीमध्ये येऊन राहिले त्याचवेळी तो बलाढ्य यवनाधिपती काल यवन आला तो आल्याचे समजता क्षणी गेला कमलनयन कृष्ण पुढे धावत असल्याचे अवलोकन करूनच त्याच्या मागोमाग धावत गेला ज्या ठिकाणी महाबलाढ्य मुचकुंद राजर्शी निझला होता त्या ठिकाणी भगवान हरी आणि तो काल यवन हे पोहोचले मुचकुंदाला निजलेला अवलोकन करता क्षणीच आपला शेला त्याच्या अंगावर टाकून कृष्ण तेथेच गुप्त झाले नंतर त्या ठिकाणी तो यवन प्राप्त झाला असता निद्रिस्त असलेल्या त्या मुचकुंदला त्याने अवलोकन केले आणि हाच कृष्ण आहे असे समजून त्या यवनाने त्या मुचकुंद राजाला लगता प्रहार केला तेव्हा तो महाबलाढ्य मुचकुंद जागा झाला क्रोधाने नेत्र लाल करून त्या यवनाला त्याने दग्ध करून टाकले त्याला दग्ध केल्यानंतर तेथे त्याला कमलनयन कृष्णाचे दर्शन झाले त्या क्षणीच सूर्यश्रेष्ठ वासुदेवाला त्याने प्रणाम केला त्याची आज्ञा घेऊन तो बदरिकाश्रमाकडे निघून गेला नंतर बलरामासह कृष्ण द्वारकेला परत आले उग्रसेनाला राजा करून स्वच्छेने रुक्मिणीचे हरण करून राक्षस विवाह विधीने हरिने तिचे पाणी ग्रहण केले जांबुवती सत्यभामा मित्रविंदा कालिंदी लक्ष्मण भद्रा आणि पवित्र नागनजीती ह्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगाने प्राप्त करून कृष्णाने त्यांच्याशी विवाह केला हे भूपाला परममंगल अशा या आठच पत्न्या त्यावेळी कृष्णाला होत्या त्यापैकी रुक्मिणीला मनोहर मुद्रेने युक्त असा प्रद्युम्न नामक पुत्र झाला तेव्हा मधुसूदनाने त्याचे जातकर्म केले अकस्मात बलाढ्य शबरासुराने सुतिकागृहातून तो पुत्र हरण केला आणि आपल्या मायावती नामक भार्येला अर्पण केला तेव्हा पुत्र नेल्याचे अवलोकन करून कृष्ण शोक करू लागले जिच्या लिलेनेच रुत्रासुराधिकांचा वध झाला त्या देवीला भक्तियुक्तांत करण्यानी ते शरण गेले त्या योगमायेची त्यांनी अत्यंत उदार शब्द आणि शुभ स्त्रोत्रे यांनी युक्त अशा भाषणाने उत्कृष्ट स्तुती केली श्री कृष्ण म्हणाले हे माते पूर्वजन्मी मी नरनारायण नामक धर्मपुत्रिका मध्ये पुष्पाचे तुला, तुला विस्मरण पडले हे देवी सुतिकागृहातून कोणी दुष्ट हेतूने अथवा माझा अभिमान नाहीसा करण्याकरता कौतुकाने माझा बालक आज हरण करून नेला आहे हे आंबे खरोखर तुला भक्तजनांची लाज असणे योग्य आहे ह्या नगरीच्या सभोवती फारच मोठा बंदोबस्त ठेवला आहे त्यातून या नगरी मदे ही माझे गृह खरोखर मध्यभागी आहे सुतिका ग्रह तर फारच अंतपुरामध्ये आहे तरीही दुर्दैवामुळे माझ्या बालकाला कोणीतरी हरण करून नेलेच मी दुसऱ्या नगरामध्ये गेलो नव्हतो यादव ही पडले पड़े उत्कृष्ट वीर नगरीचे रक्षण करीत होते असे मायेने बालक हरण कर विधित होते मा बे मंदमती पुरुष देहधरी प्राणियों ज्ञान अल्पचास निगुन गेला योद्धांस पड़ा नहीं हे अंबिके तूच उत्पन्न केलेली ही माया आहे माझ्या जन्मापूर्वीच मायेच्या योगाने तू माझ्या मातेच्या गर्भाशयातून पुत्र काढून नेलेला आहेस आणि तोच दूर असताना पती व्रता रोहिणीला संभोगा वाचूनच पुत्र प्राप्त झाला पुत्रजन्माचा आनंद आणि पुत्रविराचे दुःख मला देऊन तू त्या अत्यंत मनोहर लीला दंग होत आहेस अल्पवयी असलेली बालकाची माता रुदन करीत आहे आणि सर्वदा मा आहे हे आंबे संसारामध्ये पिडलेल्या प्राण्यांचा आश्रय तूच आहेस आणि गृहातील सुखाच्या आणि दुःखाच्या सीमा होत पहिला पुत्र नाहीसा झाल्यामुळे हे माते माझे हृदयास अतिशय विदीर्ण होत आहे यज्ञ संतोषकारक व्रत अथवा देवपूजा यापैकी मी आता काय बरे करावे सर्व दुखांचा नाश करणारी तूच आहेस हे माते माझा पुत्र जिवंत असेल तर तू मला सत्वर दाखव माझ्या संपूर्ण शोकाचा नाश करण्यास तूच समर्थ आहेस याप्रमाणे पवित्र कर्म करणाऱ्या कृष्णाने देवीची स्तुती केली असता ती प्रत्यक्ष प्रकट होऊन त्या जगद्गुरूला म्हणाली हे सुरेश्वरा तू शोक करू नको शबरासुराने बलात्काराने हरण करून नेला आहे सोळाव्या वर्षी स्वसामर्थ्याने त्या शबरासुराचा वध करून माझ्या प्रसादाने तुझा पुत्र परत येईल अध्याय चोवीसावा समाप्त